श्रीराम पुढे सांगू लागला स्त्री ते शरीर हे एखाद्या यंत्राप्रमाणे असतो यंत्रामध्ये निनिळे भाग असून ते अत्यंत चंचल असतात त्याप्रमाणे स्त्रीच्या शरीरामध्ये स्नायू अस्थि इत्यादी असून त्यांचेच ते शरीर बनलेले असते मग तसे पाहिले तर स्त्री ही केवळ मासाची पुतळी असून तिच्यात रमणी असे काय आहे त्वचा मांस रक्त घाम ही सर्व वेगवेगळी वे केली तर स्त्रीच्या नेत्रामध्ये रमणी असे काय असे असूनही तरुणीच्या नेत्रावर व्यर्थ मोहून जाण्या एकीकडे केस दुसरीकडे रक्त अशा प्रकारचे स्त्री ते शरीर असल्यावर त्याबद्दल प्रेम कसे वाटणार जरी निनियाळी वस्त्र आणि सुगंधी द्रव्ये यांच्यामुळे स्त्रीच्या कोमल अंगाला रमणीयता आणण्यात येते तरी परतु सर्व मनुष्य प्राणियों की शरीर ही शेवी गिधाड़े कि स्तर भक्ष्यस्था पड़ता स्त्री मेरू पर्वता शिखरा प्रमाण शोभियत गंगे पवाहा प्रमाण रमणीय भाजत मध्यभागी मोत्या कांठार उतोस्त भाता पिंडा प्रमाण योग्य काली स्मशान सारख्या कूतरकड़ मौजे ने भक्षण के एखाद्या अरण्यात मरून पडलेल्या गाढवाचे शरीर जसे रक्त मांस अस्थिर आणि भरलेले असते तशीच तर, तरुणीच्या अंगाची स्थिती असते परंतु अशा त्या शरीराबद्दलही मनुष्याला केवढी आसक्ती वाटत असते वर वर पाहिले तर मात्र अस्ति ते शरीर ही रमणी आणि मोह भासते हे निश्चित परंतु भ्रामक आणि मिथ्या म्हणून ठरलेल्या वस्तूबद्दल मोह उत्पन्न होण्याला जेवढे कारण असते तेवढेही कारण या संबंधात नसते स्वत विकार वश असून आरंभी मद आणि मोह उत्पन्न करून नंतर चित्तवृत्ती अत्यंत भ्रांत करणाऱ्या मदिरेमध्ये आणि स्त्री मध्ये फरक आहेच कुठे माणसे ही हत्ती असून त्या हत्तीना बांधण्याकरता उभारलेल्या स्तंभाप्रमाणे तरुण स्त्री असतात मनुष्य रूपी हत्ती हे मध आणि मोह यात घडून गेलेले असतात आणि इंद्रिय निग्रह रुपे अंकुशाने त्यांच्यावर कितीही प्रहार केले तरी हे केस आणि काजळ धारण केलेल्या तरुण स्त्रिया सुंदर दिसतात परंतु त्यांना स्पर्श करताच त्या मनुष्याचा घात करतात तरुण स्त्रिया या दुष्कृत्य रूपी अग्निच्या ज्वाला असून त्या गवताप्रमाणे मनुष्याला सहज दग्ध करून टाकतात त्यांच्यापासून दूर असलेल्या माणसाच्या अंतकरणात देखील त्या दाह उत्पन्न करतात त्या दिसण्यास सरस पण परिणाम असल्यामुळे त्या दिल्या तरी वास्तविक महाभय तरुण स्त्रियांच्या केशकलाप हा सर्वत्र पसरलेल्या अंधकाराप्रमाणे असतो आकाशात चमकत असणाऱ्या नक्षत्राप्रमाणे त्यांचे नेत्र चंचल असतात पूर्ण चंद्राप्रमाणे त्यांचे मुख रमणीय दिसते एखाद्या पुष्पगुच्छाप्रमाणे असलेले त्यांचे हास्य हे आनंद देणारे असते परंतु श्रगार चेष्टा करून त्या पुरुषांना मोहात पाडतात आणि त्या पुरुषांच्या अंतःकरणातील विवेक वैराग्यादी सद्भावनांचा सारंश तरुण स्त्री ही बुद्धीवर भ्रमपटल उत्पन्न करणारी दीर्घ रात्रच आहे तरुण स्त्री पुष्पाप्रमाणे मनमोहक आणि मधुर असून कररूपी पल्लव धारण करणारी भ्रमळाप्रमाणे रमणीय तशी चंचल नेत्राने युक्त असणारी स्तनरूपी गुच्छ धारण करणारी गौरवर्णी अशी असलेली ही स्त्री मनुष्याचा घात करण्यात लक्ष आहे आणि ती विषयवल्लीप्रमाणे मनुष्याला मूर्छ आणि मृत्यू आणते भालू जसे सर्पांना आपल्या श्वासाच्या योगाने बिळातून बाहेर काढून मग त्यांना मारून टाकते त्याप्रमाणे परदारासक्त पुरुषांना खोट्या सत्काराच्या सहाय्याने तरुण स्त्रिया फशी वश करून देतात काम रूपी रूपी रूपी पार्ध्याने, मनुष्य करता, एक ठेवलेले. मन उन्मत्त हत्ती स्त्री जन्मरूपी डबक्या चित्तरूपी चिखला करना मत्स्य मारनेकर दुर्वासना दुर्वासनुपी रज्जुवर अडकवलेल्या अमिषाचा पिंड म्हणजे या स्त्रिया घोड्यांच्या अश्वशाळेप्रमाणे किंवा हत्तींना बांधण्याचा खांब बसल्याप्रमाणे या तरुण स्त्रिया असून पुरुषरूपी सर्पांना त्या मंत्राप्रमाणे भारून टाकतात अहो मुनिश्रेष्ठ स्त्री ही श्रृंगारादी रसाने युक्त असते तशीच विषयोपभोगाची नवलपूर्ण भूमी असते अशी स्त्री प्राप्त झाली म्हणजे जसे काही आपल्याला शाश्वत सुखाचे स्थानच प्राप्त झाले असेच माणसाने वाटते पण वास्तविक स्त्री ही सर्वत्रोषरूपी रत्नांची मोह पेटी आहे किंवा ती दुःखाची निरंतर अशी श्रंखला आहे अशा स्त्रीचे मला दर्शन सुद्धा नको तरुण स्त्री ते स्तन नेत्र नितंब अथवा भुया यांच्याशी मला काय कर्तव्य आहे स्त्री ते बनलेले शरीर अत्यंत तुच्छ असून त्याबद्दल मला मुळीसुद्धा प्रेम वाटत नाही त्या स्त्रीचे ते मांस ते, ते रक्त त्या अस्थिर हे सर्व अहो ब्रह्मन थोड्याच दिवसात नाश पावल्याखेरीच राहत नाही अहो ताता ज्या स्त्रियांना सुंदर मानले जाते आणि जा पुरुषाकडून ज्या लाडावल्या जातात त्यासुद्धा अखेर नाश पाहून स्मशानाच्याच रहिवासी बनतात ज्या स्थाने चंदनादिक ते स्थान शोभायमान केले जाते अशा त्या स्त्रियांच्या अध्या स्थानाचे अमृतवान केले जाते तशीच ते साने जंगलाप्रमाणे भयप्रद असतात स्त्रियांचे केस म्हणजे स्मशान अस्थि या पृथ्वीवर दिवसा भासणाऱ्या नक्षत्राप्रमाणे मृत्यूनंतर स्त्रियांचे रक्त गिधाडे किडे वगैरे प्राणी पिऊन टाकतात चांबडे कोल्ह्याकडून खाल्ले जाते तर प्राणरूपी वायू वा आकाशातून निघून जातो अशा प्रकारे तरुण स्त्रीच्या शरीराची अल्पावकाशात होणारी स्थिती मी आपल्याला निवेदन केली मग अशा स्त्रियांच्या मागे भ्रांतीने धावण्यात काय अर्थ आहे तरुण स्त्री म्हणजे पंचमहाभूतांच्या संयोगाने बनलेला एक ठिय्या असून त्याच्याकडे बुद्धिमान पुरुषांनी मोठ्या प्रेमाने जावे हे आश्चर्यच नाही का स्त्रीच्या पाठीमागे लागल्यामुळे होणारे दुष्परिणाम हे अरण्यातील ताडाप्रमाणे दूरवर पसरलेले आणि शाखांच्या विस्तारामुळे भयंकरणे तिखट फळाने युक्त असे तरुण स्त्रीचा अभिलाष बाळगणाऱ्या मनुष्याचे अंतकरण व्यवस्था होते मग धनप्राप्तीसाठी या दिशेला जावे कि त्या दिला चिंता लागते आणि अखेर कळपातून दूर गेलेल्या हरणाप्रमाणे तो कावरा बरा होऊन जातो तरुण स्त्रीच्या मोहामुळे तरुण मनुष्य पुष्कर दुःख प्राप्त करून घेतो अखेर हत्तींच्या पाठीमध्ये लागलेला विंध्याचरातील हत्ती जसा खड्ड्यात पडतो त्याप्रमाणे हा तरुण पुरुष बो ज्याला स्त्री आहे त्याला भोगीच्या निर्माण होते ज्याला स्त्रीच नाही तो भोग कसले भोगणार ज्याने स्त्रीत त्याग केला आहे त्याने सर्व जगाचाच त्याग केल्यासारखे मनुष्याने म्हणूनच जगतावर लाथ मारून सुखी व्हावे विषयोपभोग दुस्तर असून मधमाशीच्या पंखाप्रमाणे ते अतिशय चंचल असतात तसेच त्यांचे रमणीयत्व हे वरवरचे असते अशा भोगापासून जरा रोग मरण यांची भीती निर्माण होत असल्यामुळे मला त्यांचा अगदी वेट आलाय यासाठीच अहो ब्रह्मन मी दृढ प्रयत्नाने व पद प्राप्त करून घेण्याचा पूर्ण निश्चय केलाय इति श्री वाशिष्ठ महारामायने वैराग्य प्रकरणे एकविसर्गहा